कंध दुसरा अध्याय दहावा जन्मे जर कर्मे यथाविधी केली तक्षकाने दंश केल्यामुळे भस्म झालेल्या परीक्षिताला गंगा तीरावर अगरु काष्टाने युक्त असलेल्या चितेवर ठेवून वेदमंत्रांसमवेत राजाच्या सर्व उत्तर क्रिया पूर्ण केल्या उत्तम प्रकारची दाने दिली सुग्रास अन्नदान केले नाना प्रकारची वस्त्रे वाटली आणि एका सुमुहूर्तावर हस्तनापूरच्या शुभसिंहासनावर बालजन्मेजयाची स्थापना करून त्याला राज्याभिषेक केला दाई राजाचे पालनपोषण करीत असे तिने राजपुत्राला दरबारचे रीतिरिवाज समजावून सांगितले हळूहळू राजा मोठा होऊ लागला राजा अकरा वर्षाचा झाल्यावर कुलपुरोहितांनी त्याला यथायोग्य विद्या शिकवण्यास सुरुवात केली कृपाचार्यांनी त्याला धनुर्वेद शिकविला। राजा जन्म होऊन तो राजशास्त्र झाला तो, तो, तो सत्यवादी आणि जितेंद्रिय झाला तो धर्मशास्त्र निपुण असल्याने त्याने धर्माप्रमाणे राज्य केले त्याची कीर्ती ऐकून सुवर्णवमक्षी नावाच्या काशीपती राजाने आपली सुंदर कन्या वपुष्टमा जन्मेजयाला दिली सुंदर पत्नीचा लाभ झाल्याने राजालाही आनंद झाला आणि सुने वपुष्टमेसह जन्मेजय राजा वनात आणि उपवनात यथेष्ट क्रीडा करू लागला तो प्रजाहितदक्ष असल्याने प्रजा, प्रजा राजावर संतुष्ट होती मंत्रीही स्वकार्यक्षम होते आपापली कामे ते प्रामाणिकपणे करीत होते याच वेळी पूर्वी तक्षकाने त्रस्त केलेला उत्तम कमि तक्षकाच्या सोडाचा विचार करीत हस्तिनापूरला आला तेथील राजा परीक्षित आहे हे ऐकून मुनी राजाकडे गेला आणि त्याला म्हणाला हे राजा योग्य वेळी कोणते कार्य करावे हे तुला समजत नसल्याने नको ते कर्तव्य तू पार पाडित आहेस खरोखर उद्योगरहित अभिमान शून्य व्यवहार शून्य पोरचेष्ट मग्न होऊन वैर न जाणणाऱ्या तुला मी कशी प्रार्थना करावी हे ऐकून विस्मित झालेला जन्मेजय नम्रतेने म्हणाला महाराज कोणते वैर न समजल्यामुळे मी त्याचा प्रतिकार केला नाही ते आपण मला सांगा मी योग्य ते करेन उत्तम म्हणालाक्षकाने तुझ्या पित्याचा वध केला हवे तर तुझ्या मंत्रीगणांना ही घटना विचार की पित्याचा वध कोणी केला हे ऐकून जन्मेजयाने आपल्या मंत्र्यांना बोलावून आपल्या पित्याच्या वधाची माहिती विचारली तेव्हा विप्राचा शाप आणि पुढे झालेला सर्पदंश यामुळे राजाला कसा मृत्यू आला ते त्यांनी विस्ताराने राजाला सांगितले तेव्हा राजाने उत्तंक मुनीला सांगितले महाराजे पित्याचा वध तक्षकाने केला यात तक्षक दोषी कसा तेव्हा उत्तंकाने कश्यपाला विपुल धन देऊन तक्षकाने कसे परत पाठवले ते सांगितले आणि तक्षक दोषी असल्याचे पटवून दिले उत्तंक पुढे म्हणाला पूर्वी रुरू की पत्नी सर्पदंश हो मृत्यू पाली रूरू ने स्वसाम जीवन शस्त्र जर्जर अजगर दिसला। ही रूरू ने प्रहार केजगर मनालाप्रा मी तुझा को अपराध के वध करीत रूरू मनाला माझ्या प्रियला सर्पदंशाने मृत्यू आल्याने संतप्त होऊन मी सर्पांचा संहार करीत आहे अजगर म्हणाले मी दंश करीत नाही दंश करणारे भुजंग वेगळे आहेत माझे शरीर त्यांच्यासारखे आहे म्हणून तू माझी हिंसा करणे न्याय्य ना नाही सर्प मनुष्यवाणीने बोलला हे ऐकून रुरु म्हणाला तू कोण आहेस तुला अजगर योनी कशी प्राप्त झाली सर्प म्हणाला मी पूर्वजन्मी ब्राह्मण होतो पण खमग नावाचा धर्मनिष्ठ सत्यवादी जितेंद्रिय अशा माझ्या विप्रमित्राला मी मूर्खपणामुळे तृणाचा सर्प करून फसविले तेव्हा भीतीने थरथरा कापत असलेल्या त्याने मला शाप दिला आणि मी सर्प झालो शापामुळे घाबरून मी त्याची क्षमा मागितली तेव्हा त्याने उशाप दिला प्रमतीचा पुत्र रुरु तुझी यातून सुटका करी तू रुरु आहेस मी तो सर्प आहे पण अहिंसा हा विप्रांचा धर्म आहे यज्ञाव्यतिरिक्त हिंसा करणे हा दोष आहे येत हिंसा हीं ही हिंसा होत नाही नंतर रुरुने त्या ब्राह्मणाला शापातून मुक्त केले सर्पवधाचा त्याग केला आणि मृत झालेली बाला जीवंत करून त्याने तिच्याशी विवाह केला उत्तंकाने ही कथा सांगून पुढे म्हटले हे भरतश्रेष्ठा तू मात्र वैर विसरून भुजंग वागत आहेस तू वैराचा त्याग करून क्रोध सोडून दिला आहेस हे राजा स्नादिकर्माशिवाय तुझा पिता अंतरिक्षात मृत झाला म्हणून भुजंगांचा वध करून तू त्याचा उद्धार कर पित्याचा वैराचा जो सूड घेत नाही तो पुत्र जिवंत असून मृतच होय जोवर तू पितृवधाचा सूड घेत नाहीस तोवर तुझ्या पित्याला उत्तम गती प्राप्त होणार नाही तेव्हा वैराचे स्मरण ठेवून अंबा यज्ञाच्या निमित्ताने तू सर्पस्र नावाचा यज्ञ कर हे ऐकून जन्मे ज्यायला दुःख झाले तो रोदन करू लागला तो स्वतःला म्हणाला धिक्कार असो माझा भुजंग दंशामुळे मृत्यू येऊन माझ्या पित्याला भयंकर गती प्राप्त झाली मी व्यर्था मी यज्ञाला प्रारंभ करून निश्चित मनाने यज्ञातील अग्नीत सर्पाचा वध करीन आणि पितृ ऋणातून मुक्त होईन असा विचार करून त्याने आपल्या सर्व मंत्र्यांना बोलावले आणि सांगितले यज्ञाची उत्कृष्ट सामग्री जमा करा गंगा तीरावर भूमी मोजून घ्या तिथे शंभर स्तंभांचा सुंदर मंडप उभारा आजच माझी यज्ञवेदी तयार झाली पाहिजे कारण विस्तृत अनुष्ठ असे सर्व सत्र मला करावयाचे आहे तक्षक हा त्या सत्रातील मुख्य पशु आहे आणि मुख्य हवन उत्तमक महर्षी करणार आहे तेव्हा वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांना त्वरित निमंत्रणे द्या राजाच्या आज्ञेप्रमाणे सर्वांनी सर्व सिद्धता केली यज्ञ सुरू होऊन सर्वाचे हवन सुरू झाले तेव्हा तक्षक भयभीत झाला आणि संरक्षणासाठी इंद्राकडे अशा प्रकारे तक्षकाला इंद्राने संरक्षण दिलेले जेव्हा उत्तम मुनीना समजले तेव्हा इंद्रासह ओहू हो करून त्या उद्विग्न झालेल्या उत्तमकाने तक्षकासह आवाहन केले त्यावेळी भयभीत होऊन तक्षकाने जरत कारूचा पुत्र अस्तिकाचे स्मरण केले तेव्हा अस्तिक मुनी यज्ञ मंडपात आले त्यांनी जन्मेजयाची आणि उत्तम केली महापंडित अस्तिकाला पाहून जन्मेजयाने त्याचे पूजन केले आणि इच्छा असेल ते मागण्यास सांगितले तेव्हा त्या मुनीना हा यज्ञ येथेच थांबव असेच सांगितले सत्यवचनी राजाची पुन्हा अस्तिकाने सर्वसत्र थांबवण्याबद्दल प्रार्थना केली मुनी मुनिवचनाचा मान राखून जन्मेजयाने सर्वाचे हवन पूर्ण केले त्यावेळी वशंपाईन मुनिनी जन्मेजयाला संपूर्ण भारत कथन केले पण तरीही राजाच्या मनाची शांती होईना तो पुनरपिव्यासांना म्हणाला हे मुनिवर्य माझ्या मनाची तळमळ थांबत नाही काय करावे अर्जुनाचा नातू माझा पिता क्षत्रिय असूनही रणात किंवा गृहात यथापकाश मरण न येता अंतरिक्षात मृत्यू पावला तेव्हा त्याला ज्या योग्य स्वर्ग प्राप्ती होईल असा उपाय सांगा अध्याय दहावा समाप्त